पुस्तक मनूबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्राणी चारू प्रकरण तिसरे चित्रेचे लग्न निर्मळपूर तालुक्यात गोडगाव म्हणून एक खेडे होते गोडगावला एक मोठे जहागीरदार होते त्यांच्या मुलाचे नाव चारू एकुलता एक, एक मुलगा फारच देखणा होता तो मुलगा चारू जसा दिसायला सुरेख होता तसा स्वभावानेही चांगला होता सारा गाव त्याच्यावर प्रेम करी चारूचे मराठी शिक्षण संपले त्याने इंग्रजी शिक्षणही घेतले थोडे दिवस कॉलेजमध्येही तो होता परंतु एकोणीशे तीस सालच्या चळवळीत त्याने कॉलेज सोडले तो चळवळीत भाग घेणार होता परंतु आईबापांच्या सांगण्यामुळे तो तुरुंगात गेला नाही तो तेव्हापासून घरीच असे घरीच वाची घरचा एक मळा होता त्या मळ्यात काम करी शेतकऱ्यांवर तो फार लोप करी शेतकऱ्यांची बाजू घेऊन भांडे बळवंतरावांच्या कानावर चारूची गोष्ट आल्याशिवाय राहिली नाही ते एकदा गोडगावला मुद्दाम गेले होते जहागीरदारांकडे उतरले होते मेजवानी झाली चारूला पाहून त्यांना आनंद झाला तुम्ही सत्याग्रह संपल्यावर पुन्हा का नाही गेलात कॉलेजात शिक्षण पुरे झाले असते बळवंतरावांनी विचारले शिक्षण म्हणजे ज्ञानच ना ते घरी बसूनही मला मिळवता येईल मला नोकरी चाकरी करायची नाही घरीच बरे मळ्यात खपावे शेतकऱ्यात असावे त्यांची बाजू घ्यावी हाच माझा आनंद चारू म्हणाला आणि लग्न नाही का करायचे आई व बाबा आहेत त्यांना ती काळजी अशी बोलली चालली आहे तो जागीरदार आले काय हो यांचे लग्न नाही का करणार हो आता करायला हवेच चारूच इतक्यात नको असे म्हणतो त्याच्या आईने पाहिली एक मुलगी तिच्या एका मैत्रिणीची मुलगी आहे चारुने त्या मुलीजवळ लग्न लावावे असे तिला वाटते होय ना चारू परंतु मला नको ती मुलगी मी आजोळी गेलो होतो तेव्हा पाहिली होती आईचं उगीस आट त्या मुली मुलीजवळ लग्न लावण्याऐवजी मी असाच राहीन परंतु अरे दुसऱ्या मुली येतील अहो चांगल्या मुलाकडे मुलींच्या आईबाप खेपा घालतात खरे आहे अशी बोलली झाली मामलेदार गावात हिंडून लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकून निर्मळ परत गेले बळवंतरायांना चारू आवडला हा जावाई बरा असे त्यांना वाटले त्यांनी घरी गोष्ट काढली विचारून पाहू का तुला काय वाटते बळवंतरावांनी पत्नीला विचारले परंतु फार शिकलेला नाही ना सीताबाई म्हणाल्या कशाला हवे शिकायला नोकरी साकरी करण्याची जरूरी नाही आणि वाचून ज्ञान मिळण्याइतका तो शिकला आहे त्यांच्या घरी सुंदर ग्रंथालय आहे गावातील लोकांनाही रात्री शिकवतो मोठा छान मुलगा गुन्हे व सुस्वय आणि दिसायला खरोखरच मदनासारखा आहे परंतु आमची चित्र त्यांना पसंत पडेल का मी एकदा चित्राला घेऊन त्यांच्या मळ्यात जाणार आहे बघूया कसे जमते ते नाडी नाडीपरीक्षा आणि तसा एकदा योगाला, आला जहागीरदारांनीच बोलावले कारण एकदा बळवंतराव सहज त्यांच्याजवळ म्हणाले होते तुमच्या मळ्यात भरीत बाकरीचा जमा बोआ एकदा बेत मी आमची चित्रा पण घेऊन येईन खेडेगाव पाण्याचा तिला फार नात जहागीरदार गोष्ट विसरले नव्हते जहागीरदारांकडची गाडी आली बळवंतराव निघाले चित्राही निघाली आज त्यांनी बरोबर दुसरे कोणी घेतले नाही दामो रामो श्यामो सारे पाठीस लागले परंतु सीताबाईंनी त्यांची समजूत घातली ताईला दाखवायला नेतायत वाटते शामने हसून विचारले अय्या होय गा आई रामूने टाळी वाजवून म्हटले चाट आहात चला घरात सीताबाई म्हणाल्या बळवंतराव चित्रा गोडगावच्या मळ्यात आली फारच सुंदर होता मळा प्रसन्न वाटत होते मळ्यात एक लहानशी बंगली होती तिच्या दिवाणखान्यात बैठक होती बळवंतरावांचे जहागीरदारांनी स्वागत केले बाबा मी बाहेरच चिंते मला नाही असे आता आवडत असे म्हणून चित्राबाहेर गेली तिकडे शारू बाहेर होता फुले तोडून गुच्छ करीत होता चित्राने चारूकडे पाहिले त्याने तिच्याकडे पाहिले कोणी बोलले नाही परंतु थोड्या वेळाने मला छान करता येतो गुच्छ मी करू का चित्राने विचारले परंतु तुम्हाला देण्यासाठी तर मी करीत आहे पावणे मंडळींचे स्वागत करायला हवे बाबांनी मला सांगितले गुच्छ कर म्हणून तुम्ही आम्हाला गुच्छ द्या आम्ही तुम्हाला देऊ परंतु आमचीच फुले घेऊन आम्हाला देणार वाटते तुमच्याकडे बोलवा व द्या मग गुच्छ आम्ही बोलावले तर तुम्ही याल परंतु तुमचे वडील मामलेदार खिड़ेतील लोकांना मामलेदार का घरी वाहून चारास बोलावतील माझे बाबा तसे नाही ते साधे आहेत शेतकरी घरी आले तरी त्यांना बैठकीवर बसवतात त्यांना पान सुपारी देतात आम्ही तुम्हाला बोलावू हां परंतु आधी सांगा मी करू का गुच्छ एक तरी करतेच तुम्हाला हो द्यायला तुमच्या वडिलांना द्यायला मला भीती वाटेल लाज वाटेल आणि मला द्यायला आनंद वाटेल तुम्हाला द्यायला कसली आहे भीती करा तर मग मी जातो हे दोन घेऊन परंतु तुमचे नाव काय माझे नाव चारू चारू म्हणजे सुंदर होय ना मला संस्कृत फारसा येत नाही तुम्ही कॉलेजात होतात मला माहीत आहे तुम्हाला काय माहीत एक दिवस बाबा आईला सांगत होते तुम्ही सोडून ऐकलेच वाटते कानावर आले कान मिटण्याऐवजी ते अधिकच ताणून ऐकू लागले का बरे माझ्या लग्नाची कुणकुन घरात चालली आहे हे मला माहीत होते आपल्या लग्नासंबंधीचे बोलणे कोणाला आहे वाटणार नाही कॉलेजात शिकल्याला पाहिजे वाटते तुम्हाला नवरा तुम्ही मामलेदारांच्या कडण्या तुम्हाला चांगला आयसीएस मिळेल की नवरा हो परंतु चारू म्हणजे सुंदर ना होय माझे नाव माहीत आहे का तुम्हाला माझ्या घरी थोडीच कोणी लग्नाची बोलतो कसे करणार तुमचे नाव तुमच्या आई तुमच्या लग्नाची खटपट करीत नाही का मला माहीत आहे परंतु तुमचे नाव काय सांगूच सांगा हस्त नक्षत्राच्या पुढे कोणते नक्षत्र येते माझी परीक्षा घेता वाटते हो उत्तराना अहो हस्त नक्षत्राच्या पाठीमागचे नाही हिंदुस्तानला पाठीमागे नाही जायचे पुढे जायचे आहे उत्तरा हस्त चित्रा हां तुमचे नाव चित्रा होय छान आहे नाव रवींद्रनाथांच्या एका काव्यमय नाटकाचे नाव चित्र आहे तुम्ही आता जा तिकडे माझा गुच्छ नाहीता तसाच राहील चारू निघून गेला चित्राने त्याच्याकडे पाहिले तिने सुंदर गुच्छ तयार केला आणि ती बंगलीत परत आली चित्रा कुठे होती झिंडत बळवंतरावांनी विचारले होते फुलांच्या संगतीत ती म्हणाली गालांची फुले झाली आहेत उनात इतका वेळ का राहायचे बाबा लागू दे की एखाद्या वेळेस थोडे ऊन तुला भूक लागली आहे का ही बघ फळे आहेत आम्ही खाल्ली तुला ठेवली आहेत मी का आता एकटीच खाऊ आमचा चारू पण खाईल त्यानेच चिरून आणली परंतु खाल्ली नसतील चारू अरे चारू जागीदारांनी हाक मारली काय बाबा बस की यांच्याबरोबर खा फळे या आताच आल्या बस बाबा मला नकोत चारू म्हणाला अरे असं लाजतोच काय आमचा चारू सा आकाचा लाजरा आहे परंतु आमचे चित्रा सा आकाची धीट वाटेल त्याच्याजवळ बोलेल मैत्री करेल ते फौजदार होते ना महम्मद साहेब त्यांच्याकडेही चित्र जायची त्यांची फात्मा ती मैत्रीण मुसलमानाशी नको हो मैत्री चारू म्हणाला मुसलमान का सारेच वाईट असतात चित्राने विचारले इतर देशातील चांगले असतील या देशातील तरी वाईट आहेत जागीरदार म्हणाले या देशातील मुसलमान हिंदूतून बाटून झालेले ना जर ते वाईट असतील तर मुळात हिंदूच वाईट असे नाही का चित्राने विचारले वा चांगलाच वाद करते तुमची चित्रा जहागीरदार म्हणाले फार सुरु सुरु बोलते ती बॅरिस्टर हवा नवरा तिला इतर नवरे नाही उपयोगी बळवंतराव असून म्हणाले आमचा चारू अगदी मुखस्तंभ जहागीरदार जरा ओशाऊन म्हणाले अहो मुखस्तंभ नाहीत काही ते मगा तिकडे माझ्याजवळ कितीतरी वेळ ते बोलत होते माझे नाव गाव विचारित होते खरे की नाही हो? चित्राने हसून विचारले परंतु आधी तुम्हीच विचारले चारू हसून म्हणाला इतक्यात गड्याने येऊन स्वयंपाक तयार आहे असे सांगितले बोलणे चालले असता फळांचा फण्णा केव्हाच उडवण्यात आला होता चित्रा बसायचे का जेवायला बसूच लवकर परत जाऊ लवकर का बाबा संध्याकाळ झाली म्हणजे निघू उन्हातून कशाला खरेच घाई कशाला रावसाहेब जहागीरदार म्हणाले बरे बघू मग आयता आधी जिवून घेऊ रावसाहेब म्हणाले पाठपाणी तयार होते बळवंतराव चित्रा जहागीर साहेब बसले पानावर आणि तुमचे चारू नाही का बसत चित्राने विचारले तो वाडायला थांबेल जहागीरदार म्हणाले अय्या बायकांचे काम का करणार मग मीच थांबते मी वाढते मला भूकसुद्धा नाही लागली आत्ता तर फळे खाल्ली वाढू का मी चित्राने विचारले चारू तू सुद्धा बस रामाच वाढेल सारे चालतेच आपणाला जागीरदार म्हणाले च्या ऐवजी रहीम असता तर चालता का हो वाढायला चित्राने विचारले चित्रा पुरे आता बळवंतराव म्हणाले पाने वाढली गेली सारी बसली चित्राचे पान रिकामे होईना चित्रा आटपकी पित्याने सांगितले पोट भरलेले आहे ती म्हणाली जेवल्यावर मळ्यात हिंडा फिरा झोके घ्या सारे बसून जाईल चारू म्हणाला परंतु बाबा म्हणतात उन्हात जाऊ नको चित्रा म्हणाली परंतु झोका झाडाला आहे तेथे ऊन नाही चारू म्हणाला जेवल्याबरोबर का कोणी झोके घेतात ती म्हणाली जेवढ्यानंतर जरा झोपून मग घ्या इथल्या विरीचे पाणी पाचक आहे काही बाधत नाही होय ना बाबा तो म्हणाला होय फार छान पाणी जहागीरदार म्हणाले मला हा मळा फार आवडला येथेच राहावे मोठ आहे फुले आहेत झोका आहे, आहे फळे आहेत चित्रा सांगत होती आणखी काय काय आहे पित्याने हसून विचारले काय काय तरी आहे अजून सारे नीट लक्ष देऊन थोडेच पाहिले आहे जेवल्यावर पाहिन ती म्हणाली मजेने हसत खेळत बोलणे चालली तो पाणी पिताना चित्राला ठसका लागला अळसूत गेले ती घाबरली वरबक वरबक सासू टांगलेली आहे बाप हसून म्हणाला सासू सुनीला टांगीत असेल चारू हसून म्हणाला नव्या युगात आता सुनात सासवना टांगतील जहागीरदार म्हणाले किती ठसका लागला फात्माने आठवण काढली असेल तिचे लग्न लागले असेल चित्रा म्हणाले जेवणे झाली बंगलीतील बैठकीवर सारी बसली तिथे पान सुपारीचे तबग होते सर्वांनी विडे खाल्ले परंतु चित्राने पान घेतले नाही तुम्हाला नको ना का चारूने विचारले मला नाही आवडत विडा करायला चुन्यात बोट घालायचे चित्रा म्हणाले परंतु खायला आवडतो ना पित्याने विचारले कोणी करून दिला तर मी खाते फात्माला पान फार आवडे तिच्या आजोबांच्या तोंडात तर नेहमी पान असायचे फात्मा पट्टी करून देत असे माझे छान रंगे तोंड फात्माचे नसे रंगत मग ती काय म्हणायची बाबा आहे का माईक काय ग का म्हणत फात्मा तुझ्यावर कोणाचे प्रेम नाही तुझा विडा रंगत नाही माझ्यावर सर्वांचे प्रेम आहे माझा विडा रंगतो आणि फात्मा म्हणे तुझेही नाही का माझ्यावर प्रेम मग मी हसत म्हणे तुला कळत नाही काही समजत नाही फात्मा मग मला चिमट्या घेई जणू सारे समजले असे दाखवे इतक्या चारूने सुरेख विडा तिथे हळूच करून ठेवला तो उठून गेला चित्राने तो हळूच उचलून खाल्ला पडा जरा जागीरदार बळवंतरावास म्हणाले चित्रा तू पण पड आणि गेलीच जोके घ्यायला तर फार उंच नको हो घेऊस पिता म्हणाला बळवंतरावाने वामकुक्षी केली चित्राई जरा तेथे लवडली जागीरदाराही बाहेर झोपले चारू मात्र मळ्यात होता थोड्या वेळाने चित्रा उठली ती मळ्यात गेली झाडाला बांधलेला झोका तिला दिसला ती तिकडे गेली झोक्यावर झोके घेऊ लागली परंतु तिला भीती वाढत होती इतक्या चारू तेथे आला तिचे झोके थांबले ती खाली उतरली उतरला तशा त्याने विचारले तुम्हाला खूप उंच नेता येतो का हो हो मला दाखवा बरे चारू झोक्यावर चढला आणि हळूहळू त्याने खूपच उंच झोका नेला शेवटी तो खाली आला मला नेते येईल का इतकं उंच हो पडायची नाही ना पडलात तर मी आहे ना पडल्यावर तुमचा काय उपयोग लहान लहान मुलीही खूप उंच नेतात चित्रा चढली झोक्यावर ती झोका खूप उंच नेऊ लागली शाबाश शाबाश चारू म्हणाला तिने आणखी वर नेला परंतु ती लटपटली तिला का घेरी आली तिचा हात सुटला चित्रा खाली पडली ती थी ओरडली तिकडे गडी माणसे होती ही धावत आली चित्राला बरेच लागले कपाळाला एक दगड लागला रक्ताची धार लागली कोपर बरेच खरसटले बळवंतराव ते सारे तिथे गजबजून आले एका गड्याने कसला पाला आणला भांबरुडीचा पाला हातावर सोळून तो त्याने चित्राच्या कपाळावर बांधला रक्त थांबले चित्रा चालवते का उठ पिता म्हणाला हळूहळू ती बंगलीत आली केस तिने एका हाताने साफ केले कोपर दुखत होते तिला रडू आले हे काय रडतेसी अगं हुंदीर पळाला इतके काही नसेल व लागले घरी जायचे का बापाने विचारले आता मी जरा पडते पड तर मग चित्रा झोपली थोड्या वेळात खरोखरच तिला झोप लागली बळवंतराव जहागीरदार चारू पत्ते खेळत होते खेळता खेळता बळवंतराव एकदम मोठ्याने असले चित्रा जागी झाली ती उठली मीच की जरा बाप प्रेमाने म्हणाला तुम्ही मात्र खेळणार नाही मी निजो वाटते तुला लागले ना आहे तुम्ही ना म्हणाले तुंदीर पळाला का नाही लागले मी येते खेळायला पास पाणी उकमाचे खेळू कोण कोण भिडू आम्ही म्हातारे एका बाजूला तुम्ही दोघे एका बाजूला चालेल का तुम्हाला चित्राने चारूला विचारले मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे तो हसून म्हणाला खेळ सुरू झाला चित्रा व चारू यांच्याकडे सारखा डाव यावयाचा चित्राला हसू आवरेना बाबा तुम्हाला काही कसा येत नाही डाव अग ज्यांचे लग्न व्हायचे असते ना त्यांच्याकडे डाव येतो बळवंतराव म्हणाले यांचे व्हायचे वाटते लग्न तिने हसून विचारले आणि तुमचे जसे व्हायचेच नाही चारू हसून म्हणाला तुमच्या दोघांचे लग्न केव्हा होईलच आज न उद्या तूही करशील तूही करशील बळवंतराव म्हणाले बाबा कोपर दुखते आहे हो ती म्हणाली घरी गेल्यावर आईडाईन लावीन हो ते झोंबेल जरा झोंबेल मग बरे वाटेल चला आता पुरे खेळ बाबा कंटाळलीस चला तर गाडी जोडली गेली गाडीत गादी दोन टक्के ठेवण्यात आले जागीरदारांनी दोघांना फुलांचे गुच्छ दिले खरे मी सुद्धा एक करून ठेवला होता चित्र आठवण आल्यासारखे करीत म्हणाली मग जा तो घेऊन ये बाप म्हणाला नको आता हा एक पुरे तो राहू दे येथेच नाहीतर यांनाही होईल इतक्या चारू तो गुच्छ घेऊन आला व चित्राला देऊ लागला अहो मिस तो केलेला मिस केलेला मला काय देता तुम्हालाच घ्या ती म्हणाली आणि तुम्हाला आता मी दिले ते केलेले होते जागीरदार म्हणाले परंतु मी केलेला अधिक सुंदर आहे ती म्हणाली बायकांना अधिक कला असते चारू म्हणाला अच्छा फार मौज आली बळवंतराव म्हणाले तुमची मौज मी मात्र पडले दुखावले चित्रा म्हणाले परंतु मला आवडला ना जागीरदारांनी हसत विचारले हो फार आवडला एक जा अशी मधून मधून जहागीरदार म्हणाले गाडी निघाली जहागीरदार वचारू, चारू थोडे अंतर पोचवीत आले व नमस्कार करून मागे वळले चित्रा व बळवंतराव घरी आली चित्रा झोक्यावरून पडल्याची हकीकत सर्वांना समजली कपाळ रुमाल बांधेला होताच शामू रामू दामू सारे ताईची थट्टा करू लागले ताई तुला दाखवायला ना नेले होते शामूने विचारले सासूने मारले वाटते रामू म्हणाला लग्न नाही झाले तोच कशी सासू मारील रामू आधी लग्न ठरावे लागते मग होईल मग सासू मारील होय ना गाई शामूने जरा प्रौढपणे जणू विचारले परंतु ताईला चांगलीच सासू मिळेल सीताबाई म्हणाल्या निदान नवरा तरी चांगला मिळेल बळवंतराव म्हणाले ताई तू बऱ्याचून जळून पडलीस रामूने विचारले हो ती म्हणाली तू रडली असशील दामू म्हणाला मग डोळे कोणी फुसले रामूणे विचारले नवऱ्याने शामू हसून म्हणाला परंतु लग्न झाले म्हणजे तो खरा नवरा तूच ना म्हटलेस रामू म्हणाला जाणार रे बाहेर तिला पडू दे आणि ताईच्या लग्नाची अशी टिंगल का करायची पुन्हा भलते भलते, भलते बोलाल तर बघा बळवंतराव जरा रागाने म्हणाले ती मुले बाहेर गेली चित्र आपल्या खोलीत जाऊन अंथोणावर पडली ती रडत होती का बरे तिचे का कोपर जास्त दुखत होते कपाळाची जखम दुखत होती रात्री सीताबाई व बळवंतराव बोलत होते ती दोघे एकमेकांजवळ बोलली एकमेकांना आवडली मोकळी आहेत त्यांची म्हणे चारू खरे सुंदर मुलगा आहे जमले तर आपली चित्र द्यावी तेथे बळवंतराव म्हणाले माझी हरकत नाही जहागीरदार आहे एकुलता एक मुलगा आणि मुलगाही फार चांगला आहे म्हणता सीताबाई म्हणाली स्वरूप आणि सुंदर व गुणांनीही सुंदर आहे असा मुलगा मी पाहिला नाही आणि चित्रावर तो चारू जणू पूर्वीच्या ओळखीची अशा तऱ्हेने बोलत होती काय ऋणानुबंध आहे कळत नाही आपली तरी इकडे लांब बदली होईल असे कोणाला वाटले होते जणू चित्राच्या लग्नासाठीच देवाने आणले असे आपले मला वाटते जमले तर करावे ना का काय कोई इतक्यात आता काही तशी लहान नाही चित्रा तिला सारे समजते कशाला लांबवा वेळी सारे बरे असे मला वाटते उगीच लांबवण्याचा अर्थ नाही सीताबाई म्हणाल्या पुढे काही दिवसांनी बळवंतरावांनी जागीरदारांना खरेच विचारले तुमचा जरू तयार आहे ना बळवंतरावांनी प्रश्न केला तो तयार आहे कारण आपल्या आईजवळतो तसा बोलला करीन लग्न तर चित्राशीच असे त्यांनी सांगितले जहागीरदार म्हणाले तुम्हालाही पसंद आहे ना अहो अशी नक्षत्रासारखी मुलगी कोणाला सून म्हणून आवडणार नाही चारूच्या आईचीच जरा समजूत घातली पाहिजे तुम्हाला हुंडा हवा असेल तितका देईन एकदा माझ्या चित्राला चारू मिळो हो हीच इच्छा अहो हुंडा नकोच आम्हाला काही कमी आहे आणि चारूने हुंडा घ्यायचा नाही ही गोष्ट मला कधीच सांगितली आहे हुंडा घेईन तर चारू पळून जाईल तुम्हाला काय द्यायची ते तुम्ही पणे चारूला व चित्रला द्या रावसाहेब माझे खरोखर भाग्य की सरक्या सज्जनांशी संबंध जोडण्याची संधी मिळाली मी चारूच्या आईची समजूत घालीन आपण ठरवून टाकू समजून चला की ठरले असे जहागीरदार म्हणाले चित्राच्या लग्नाच्या गोष्टी सर्वत्र पसरल्या ती आता शाळेत जाईना मुले मोठ्याने चिडवीत ती घरीच वाची घरीच राही तिकडे चारूच्या आईची समजूत घालणे चालले होते मला काही मुलगी पसंत नाही चारू तू लहान होतास तेव्हापासून माझ्या मैत्रीणीला मा मी सांगितलं आहे की तुला मुलगी झाली तर माझ्या चारूला करीन कार नाही ती तुला पसंद चारूच्या आईने विचारले मला ती नको वाटते चारू म्हणाला अग पण चारूला जर ही चित्र पसंद आहे तर तू का आडतेस त्यांना जन्म काढायचा आहे जागीरदार म्हणाले ही चित्र म्हणजे फार फटाकडी आहे चारूजवळ मळ्यात आपली एकदम हसू बोलू लागली आणि मुसलमानांशी म्हणे मैत्री मुसलमानांच्या मुली मैत्रिणी ज्यांच्याकडे विडे खाते नकोही असली मुलगी आपण खेड्यातील मानसे, या आशा लाडवलेल्या व शिफारलेल्या मुली उद्या वाटेल ते करतील तोंडाला काळेही फासायच्या माझे एक चारू आईचे आईक ती माझ्या मैत्रीची मुलगी कर आईने पुन्हा जोरदार सांगितले का ग आई तुझ्या मायरी नाही वाटते मुसलमान येत तुमच्याकडे तर मुसलमानांशीच व्यवहार मी आजोळी येतो तेव्हा बघतोच सारे मुसलमान वाईट तर आजोळी कशाला त्यांच्याशी व्यवहार करतात उगीच काहीतरी तू बोलतेस त्या चित्राची एक मुसलमान मैत्री तिच्या वर्गातील होती ती देई एखाद्या वेळेस तिला पट्टी दुसरे कोणी मुसलमान नव्हते तिने मोकळेपणाने म्हणत सांगितले गड्यांनी येऊन तुला सांगितले तुझे हेर पाठविले होतेच वाटते म्ह्यात आम्ही काय काय बोलतो काय काय करतो किती असतो ते पाहायला आई माझे लग्न करायचेच असेल तर चित्राजवळच करा माझ्या जीवनाच्या दिवाणखान्यात चित्राचाच प्रवेश दुसरे कोणी नको तेथे डोकवायला बरे हो चारू तुमचे ठरले असेल तर मी कशाला आड येते मी ठरवून मुहूर्त जहागीरदारांनी विचारले बाबा हुंडा नको हो चारूने सांगितले नाही हो ते म्हणाले बळवंतरावांच्या विचाराने जहागीरदारांनी मुहूर्त ठरविला तुमच्या खेड्यात आम्ही येऊ की तुम्ही निरभपूरला याल बळवंतरावांनी विचारले जशी तुमची इच्छा चित्रात म्हणते की तुमच्या गावीच लग्न व्हावे त्यामुळे आम्ही जानोशाला उतरू मयात आमचा मंडप जशी तिची इच्छा जहागीरदार म्हणाले आणि ज्या मळ्यात चित्रावचारू चारू यांची प्रथम भेट झाली दृष्टा दृष्ट झाली ज्या जा मळ्यात तिने झोके घेतले त्याच मळ्यात सुंदर मंडप घालण्यात आला मोठ्या थाटाने लग्न झाले शेतकऱ्यास मेजवानी देण्यात आली निर्मळपूरचेही पुष्कळ प्रतिष्ठित लोक आले होते फातमाचे प्रेमळपत्र व लग्नभेट आली होती चित्रावर यांनी परस्परात माळा घातल्या सर्वांना आनंद झाला लग्न झाले सहारी मंडळी परत आली चित्रा सासरीच राहिली एके दिवशी चित्रावर त्या मळ्यात झोके घेत होती पडेन हो मी चारू नको मला भीती वाटते त्या दिवशी तू एकटी होती आज आपण दोघे मिळून झोके घेऊ मी तुला पडू देणार नाही त्या दिवशी मग मक्का नाही बरोबर आलास तू का नाही बोलावलेस पती पत्नीचे असे प्रेम संवाद चालले होते आणि त्या झोक्यावर दोघे चढली चारूने खूप उंच चढविला झोका पुरे मला भीती वाटते चारू बरे पुरे आणि थांबला झोका दोघे खाली उतरली मळ्यात फिरली हा माळा तुला फार आवडत होता ना चारू तुझा हा माळा म्हणून आवडतो हो चित्रा आपली का पूर्वजन्मीची ओळख होती पूर्वजन्मीही का आपण एकमेकांचे होतो आपण स्पर्केपणा अगदी वाटत नाही खरे की नाही होय हो चारू तुला जणू शोधीत मी या बाजूला आले तू उद्या घरी जाणार ना चारू आता तुझे घर ते माझे घर गर। अगं घरी म्हणजे माहेरी हो उद्या बाबा नेणार आहेत केव्हा येशील परत चारू आता मी तुझीच आहे येईल लवकरच तुझा फात्माला आपल्या दोघांचा फोटो पाठवलास का पाठवणार आहे फात्मा आपल्या नवऱ्याबरोबर दूर गेली आहे तुमचे आजो आहे ना त्याच बाजूला फात्मा गेली आहे कुठेतरी पुष्कळच लांब आपण जायचे का फात्माकडे परंतु तिच्या नवऱ्याला थोडेच आवडेल चित्रा लहानपणचे पुष्कळचे शेवटी मनातच ठेवावे लागते चित्रा तुला एक सांगून ठेवतो आई काही बोलली तर मनावर नको घेऊ माझ्याकडे बघ आईचे मन पुढे निवळेल तीही तुझ्यावर प्रेम करील चित्रा तुझ्यावर कोण नाही प्रेम करणार तू गुणी आहेस प्रेम हसरी मोकळी आहेस होय हो चारू खरोखरच तुम्हाला मिळणे म्हणजे पूर्व पुण्यही चारू माझ्यापेक्षा तूच सुंदर आहेस तूच गुन्हे आहेस चित्रा साधी मुलगी साधीच मला आवडते फुलांवर प्रेम करणारी फुलराणीच मला आवडते चल तुला नटवतो फुलांनी आणि त्याने तिच्या केसात फुले घातली दोघे घरी आली चित्रापुढे माहेरी गेली चित्रा अत्यंत आनंदात होती